अध्याय चौदावा गुणोत्कर्ष आणि गुणनिस्तार खंड पंचाहत्तर प्रकृतीची चिकित्सा बंधूं आजचा चौदावा अध्याय हा एका अर्थी मागच्या अध्यायाचीच पूर्तता करणारा आहे आत्म्याला खरोखर काही करून घ्यावायचे आहे असे नाही आत्मा स्वयंपूर्ण आहे आपल्या आत्म्याची स्वाभाविकच ऊर्ध्वगामी गती आहे परंतु एखाद्या वस्तूला जड वजन लावले म्हणजे ती जशी खाली खेचली जाते त्याप्रमाणे या देहाचे ओझे आत्म्याला खाली खेचते गेल्या अध्यायात आपण पाहिले की कोणत्याही उपायाने जर देह व आत्मा आपण पृथक करता आले तर प्रगती करणे शक्य आहे ही गोष्ट कठीण असली तरी त्यामुळे मिळणारे फळही फार मोठे आहे आत्म्याच्या पायातील देहाची बेडी जर आपण तोडू शकलो तर फार मोठा आनंद प्राप्त होणार आहे मग मनुष्य देहाच्या दुःखाने दुःखी होणार नाही तो स्वतंत्र होईल ही एक देहरूपी वस्तू जिंकून घेतली तर मनुष्यावर कोण सत्ता चालविणार जो स्वतःवर राज्य करतो तो विश्वाचा सम्राट होतो देहाची आत्म्यावरील सत्ता दूर करा देहाची सुखदुःखे ही विदेशी आहेत ती परकीय आहेत त्यांचा आत्म्याशी काळीतका संबंध नाही ही सुखदुःखे किती प्रमाणात अलग करावयाची याची कल्पना भगवान ख्रिस्ताच्या उदाहरणाने मी मागिल वेळी दिली होती देह तुटून पडत असताही अगदी शांत आनंदमय राहणे हे ख्रिस्त दाखवित आहे परंतु देहाला आत्म्यापासून अलग करणे हे जसे एका बाजूने विवेकाचे काम आहे तसेच ते दुसऱ्या बाजूने निग्रहाचे काम आहे विवेकासहित वैराग्याचे बळ असे तुकारामांनी म्हटले आहे विवेक वैराग्य दोन्ही गोष्टी हव्यात वैराग्य म्हणजेच एक प्रकारे निग्रह तितिक्षा या चौदाव्या अध्यायात निग्रहाची दिशा दाखविली आहे होडी वल्लविण्याचे काम वल्ली करतात परंतु दिशा ठरविण्याचे काम सुकाणू करते वल्ली व सुकाणू दोन्ही गोष्टी हव्यात त्याप्रमाणेच देहाच्या सुखदुःखापासून आत्म्याला अलग करण्याचे कामी विवेक व काम निग्रह दोहोंची जरुरी आहे वैद्य ज्याप्रमाणे प्रकृती तपासून उपचार सांगतो त्याप्रमाणे तपासून पृथक करण करून कोणते रोग जडले आहेत ते दाखविले आहे प्रकृतीची नीट विभागणी येथे केली आहे राजनीतीशास्त्रात विभागणीचे मोठे सूत्र असते जो शत्रू समोर असेल त्याच्यात जर भाग पाडता आले भेद पाडता आले तर शत्रू लवकर जमीन दोस्त करता येतो भगवंतांनी येथे तेच केले आहे माझी तुमची सर्व जंतूंची सर्व चराचराची जी प्रकृती तिच्या तीन वस्तू आहेत ज्याप्रमाणे आयुर्वेदात कफ पित्त वात त्याप्रमाणे इकडे सत्व रज तम हे तीन गुण प्रकृतीत भरून राहिले आहेत सर्वत्र या तीन वस्तूंचा मसाला आहे कुठे कमी कुठे अधिक एवढाच फरक या तिन्हीपासून जेव्हा आत्म्याला अलग करू तेव्हाच देहापासून आत्म्याला अलग करता येईल देहापासून आत्मा अलग करावयाचा मार्ग म्हणजे हे तिन्ही गुण तपासून त्यांना जिंकून घेणे निग्रहाने एक, एक वस्तू जिंकीत जिंकीत मुख्य वस्तूकडे जाऊन पोचावयाचे खंड शहात्तर तमोगुण आणि त्यावर उपाय शरीर परिश्रम प्रथम तमोगुण पाहूया हल्लीच्या समाजस्थितीमध्ये तमोगुणाचे फारस भेसूर परिणाम दिसत आहेत या तमोगुणाचा मुख्य परिणाम आळस त्यातूनच पुढे झोप व प्रमाद या तिन्ही गोष्टी जर जिंकता आल्या तर तमोगुण जिंकला असे म्हणता येईल तमोगुणाच्या या तीन प्रकारांतील आळस ही एक फारच भयानक वस्तू आहे उत्तमोत्तम माणसेही या आळसामुळे बिघडून जातात समाजातील सर्व सुखशांतीचा नायनाट करणारा ना हा रिपू आहे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना हा बिघडवितो या शत्रूने सर्वान व्यापिले आहे हा शत्रू आमच्याच शिरण्यासाठी टपलेला असतो जरा संधी सापडली की शिरलाच आत जरा दोन घास जास्त खा की लावलेच लोळाला त्याने जरा जास्त झोपा म्हणजे डोळ्यांवरून आळस जणून निथळतो आहे असे दिसते असा हा आळस जोपर्यंत नाहीसा होत नाही, नाही तोपर्यंत सारे व्यर्थ आहे परंतु आपण तर आळसासाठी उत्सुक असतो भराभरा काम करून एकदा पैसे मिळवावे म्हणजे मग विश्रांती मिळेल अशी इच्छा असते पुष्कळ पैसे मिळवावयाचे म्हणजे पुढच्या आळसाची तयारी करून ठेवायची आपली अशी समजूत आहे की म्हातारपणी विश्रांती हवीच परंतु ही खोटी समजूत आहे आपण जर नीट वागू तर म्हातारपणीही काम देऊ मातार मातारपणी तर आपण अनुभवी असल्यामुळे अधिक उपयोगी पडणार तर त्यावेळेसच मने विश्रांती आळसास संधी न देणे यासाठी दक्ष राहिले पाहिजे एवढा मोठा नळराजा परंतु पाय धुताना जरा त्याचा पाय कोरडा राहिला तर मने तेथून तो कली आत शिरला नळराजा तर अत्यंत शुद्ध सर्वतोपरी स्वच्छ परंतु जरा अंग कोरडे राहिले तेवढा आळस शिरला तर शिरलाच आत कली आपले तर सगळेच अंग उघडे पडले आहे कोठूनही आळसाने आत शिरावे शरीर आळसावले म्हणजे मग मनोबुद्धीही आळसावतात आज समाजाची उभारणी या आळसावरच झाली आहे यामुळे अनंत दुःखे आहे हा आळस जर आपण काढू शकलो तर सगळी नाही तरी निदान बरीचशी दुःखे दूर करता येतील हल्ली समाजसुधारणेची चर्चा सर्वत्र सुरू आहे सामान्य माणसालाही कमीत कमी इतके सुख मिळाले पाहिजे व म्हणून समाजरचना कशी असावी इत्यादी चर्चा होत आहे एकीकडे अतिशय सुख तर दुसरीकडे अत्यंत दुःख आहे एकीकडे संपत्तीचे ढीक तर दुसरीकडे दारिद्र्याचे खोल खड्डे ही सामाजिक विषमता दूर कशी करावयाची जरूर तेवढे सर्व सुख सहज मिळवण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांनी आळस सोडून श्रम करावयास तयार होणे हा होय मुख्य दुःख आळसामुळेच आहे शारीरिक श्रम करण्याचा जर सर्वांनी निश्चय केला तर हे दुःख दूर होईल परंतु समाजात काय दिसते एका बाजूस गंजून गंजून निरुपयोगी होणारे लोक दिसतात श्रीमंतांचे अवयव गंजून चालले आहेत त्यांच्या शरीराला वापरच नाही आणि दुसरीकडे इतके काम चालू आहे की सर्व शरीर झिजून झिझून गळून गेले आहे सर्व समाजात शारीरिक श्रम टाळण्याची प्रवृत्ती आहे मरे मरे तो ज्यांना काम करावे लागते ते काही खुशीने श्रम नाही करीत सुटकास नाही म्हणून ते करतात शहाणे लोक श्रम टाळण्यासाठी सबबी सांगतात कोणी म्हणतात उगीच शारीरिक श्रम करण्यात वेळ का फुकट दौडावायाचा परंतु हे असे मात्र म्हणणार नाहीत की ही झोप कशाला उगीच हा जेवणात वेळ का दौडावा भूक लागते म्हणून खातो झोप लागते म्हणून झोपतो परंतु शारीरिक श्रमाचा प्रश्न उभा राहिला म्हणजे मात्र म्हणतो उगीच शारीरिक श्रमात वेळ का दौडावा याचा काय म्हणून हे काम आम्ही करावे का राबावे आम्ही मानसिक काम करून राहिलो आहोत भल्या माणसा मानसिक काम करतोस तर अन्न मानसिक खा झोपही मानसिक घे मनोमय झोप आणि मनोमय अन्न घेण्याची योजना कर समाजात अशा तऱ्हेने हे दोन भाग आहेत एक मरमर मरणारे व दुसरे इकडची काडी तिकडे न करणारे माझे एक मित्र म्हणाले काही डोकी व काही खोकी एकीकडे फक्त धड आहे व दुसरीकडे मुंडके धडाने फक्त झिजावयाचे डोक्याने फक्त विचार करावयाचा असे राहू केतू धडे व मुंडकी हे प्रकार समाजात झाले आहेत परंतु खरोखरच केवळ मुंडकी व धडे असतील तरी बरे होईल मग अंध पंगू न्यायाने काही व्यवस्था तरी करता येईल आंधळ्याला पांगळ्याने रस्ता दाखवावा पांगळ्याला आंधळ्याने खांद्यावर घ्यावे परंतु धडे व मुंडकी यांचे असे केवळ अलग गट नाहीत प्रत्येकाला धडा आहे व मुंडके आहे रुंड मुंडांची ही जोडगोळी सर्वत्र आहे याला काय करावयाचे म्हणून प्रत्येकाने आळस सोडलाच पाहिजे आळस सोडावयाचा म्हणजे शरीर परिश्रम करावयाचा आळस जिंकण्याचा हाच उपाय आहे हा उपाय अमलात आणला नाही तर त्याची शिक्षा ही निसर्ग भोगावयास लावी रोगाचा किंवा अन्य कोणत्या तरी रूपाने शिक्षा भोगणे सुटत नाही शरीर ज्या अर्थी आम्हाला दिलेले आहे त्या अर्थी श्रम हे करावे लागणारच शरीर श्रमात गेलेला वेळ फुकट जात नाही त्याचा मोबदला मिळतो आरोग्य उत्तम लाभते बुद्धी सतेज तीव्र व शुद्ध होते पुष्कळ विचारवंतांच्या विचारातही त्यांच्या पोटदुखीचे व डोकेदुखीचे प्रतिबिंब उमटते विचारवंत जर उन्हात मोकळ्या हवेत सृष्टीच्या सानिध्यात मेहनत करील तर त्याचे विचारही तेजस्वी होतील शारीरिक रोगाचा जसा मनावर परिणाम होतो त्याप्रमाणे शारीरिक आरोग्याचाही परिणाम होतो ही अनुभवाची गोष्ट आहे पुढे क्षयरोग जडल्यावर पाचगणीला टेकडीवर हवा खावया जावयाचे किंवा सूर्यकिरणांचे प्रयोग करावयाचे पण त्याच्या आधीच जर बाहेर कुदळी घेऊन खंडले, बागेला पाणी घातले लाकडे फोडली तर काय वाईट खंड सत्याहत्तर तमोगुणावर आणखी उपाय आळस जिंकणे ही एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे झोप जिंकणे झोप ही वस्तुत पवित्र गोष्ट आहे सेवा करून थकलेल्या संतांची झोप म्हणजे तो योगच आहे अशा प्रकारची शांत व गाढ झोप महाभाग्यवंताला लाभते झोप खोल असावी झोपेचे महत्व लांबी रुंदीवर नाही बिछाना किती लांब व माणूस त्यावर किती वेळ होता यावर झोप अवलंबून नाही विहीर खोल असेल तर पाणी अधिक स्वच्छ व मधुर असते त्याप्रमाणे झोप जरी थोडी असली पण खोल असली तर उत्तम कार्य होते अर्धा तास मन लावून केलेला अभ्यास चंचल वृत्तीने केलेल्या तीन तास अभ्यासापेक्षा अधिक फळ देतो झोपेचे तसेच आहे लांबलचक झोप हितपरिणामी असतेच असे नाही रोगी 24 तास बिछाण्यावर असतो बिछाण्याची व त्याची सारखी गाठ असते परंतु झोपेशी गाठ पडत नाही खरी झोप ही गाठ निःस्वप्न अशी असते मेल्यावर यमयातना काय असतील त्या असोत परंतु झोप न येणाऱ्याला दुःस्वप्नांनी घेरलेल्याला कोण यमयातना वेदामध्ये तो ऋषी त्रस्त होऊन म्हणतो परा दुस्वप्न्यम सुव नको नको ती अशी दुष्ट झोप झोप ही विश्रांतीसाठी असते परंतु झोपेतही नाना स्वप्ने व विचार छातीवर बसतील तर कोठली विश्रांती गाढ व खोल झोप कशी मिळावी जो उपाय आळसावर सांगितला तोच येथेही योजावयाचा देह सारखा वापरला पाहिजे म्हणजे मग अंथरुणावर पड़तास मनुष्य मेल्यासारखा पडेल झोप म्हणजे लहानचा मृत्यूच अशी सुंदर झोप लागावी म्हणून दिवसापूर्वतयारी चांगली पाहिजे शरीर थकून गेले पाहिजे त्या इंग्रज कवी शेक्सपियरने म्हटले आहे राजाच्या डोक्यावर मुकुट आहे परंतु डोक्यात चिंता आहे त्या राजाला झोप येत नाही त्याचे एक कारण म्हणजे शारीरिक श्रम तो करीत नाही जागृतीत जो झोप घेतो तो झोपे जागा राहणार दिवसा बुद्धी व शरीर न वापरणे म्हणजे झोप मग झोपेच्या वेळी बुद्धी विचार करीत हिंडते व शरीरासही खरे निद्रासुक लाभत नाही मग लांबलचक निजत पडायचे ज्या जीवनात परमपुरुषार्थ साधावयाचा ते जीवन जर झोपेने खाल्ले तर पुरुषार्थ संपादावयाचा केव्हा निम्मे आयुष्य जर झोपेतच गेले तर मग काय मिळवावयाचे पुष्कळ वेळ झोपेतच गेला की तमोगुणाची तिसरी गोष्ट जी प्रमाद ती सहजच पडते झोपाळू मनुष्याचे चित्त दक्ष व सावध नसते त्याने अनवधान उत्पन्न होते फार झोपेने पुन्हा आळस उद्भवतो व आळसाने विसर पडतो विस्मरण ही परमार्थाचा नाश करणारी वस्तू आहे व्यवहारातही विस्मर्णाने हानी होते परंतु आमच्या समाजात विस्मरण ही स्वाभाविक क्रिया होऊन गेली आहे विस्मरण म्हणजे महान दोष असे कोणाला वाटतच नाही कोणाला भेटावयास जाण्याचे ठरविले असावे परंतु भेटावयाला जात नाही आणि विचारले तर म्हणतो विसरलो बुवा असे सांगणाऱ्यालाही काही मोठी चूक झाली असे वाटत नाही व ऐकणारालाही समाधान होते विस्मरणावर इलाजच नाही अशी समजूत झाल्यासारखी दिसते परंतु असा हा बेभानपणा परमार्थात वा प्रपंचात उभयत्र हानिकारकच आहे विस्मरण हा मोठा रोग आहे त्याने बुद्धीला कीड लागते जीवन पोखरले जाते मनाचा आळस हे विस्मरणाचे कारण मन जागृत असेल तर ते विसरणार नाही लोळणाऱ्या मनाला विस्मरणाचा रोग जडलास समजा म्हणूनच भगवान बुद्ध म्हणत असत पमादो मच्चुनो पदम विस्मरण म्हणजे मरणच होय या प्रमादाला जिंकण्यासाठी आळस निद्रा जिंकून घ्या शरीर परिश्रम करा व सतत सावध रहा जी जी कृती करावयाची ती विचारपूर्वक करा कृती उगीच सहजासहजी होता कामा नये कृतीच्या आधी विचार मागून विचार पुढून मागून सर्वत्र विचाररूप परमेश्वर उभा असावा अशी सवय लावीत जाऊ तर अनवधानतेचा रोग दूर होईल सारा वेळ नीट बांधून ठेवा क्षणाक्षणाचा हिशेब राखा म्हणजे आळसाला बोट शिरकावण्यास जागा राहणार नाही अशा रीतीने सर्वतमोगुण जिंकावयाचा प्रयत्न केला पाहिजे खंड अठ्ठ्याहत्तर रजोगुण व त्यावर उपाय स्वधर्म मर्यादा नंतर रजोगुणाकडे मोर्चा वळवावयाचा रजोगुण ही एक भयानक शत्रु आहे तमोगुणाचीच ही दुसरी बाजू दोन्ही पर्यायी शब्दच आहे असे म्हटले पाहिजे शरीर खूप निजून राहिले म्हणजे मग ते चळवळ करू लागते आणि खूप धावपळ करणारे शरीर पडू इच्छिते तमोगुणातून रजोगुण भेटतो व रजोगुणातून तमोगुणाची भेट होते एक आहे तेथे दुसरा आहेच ज्याप्रमाणे पोळी एकीकडे आग व दुसरीकडे फुफाटा यात सापडते त्याप्रमाणे मनुष्याच्या मागे पुढे हे रजस्तमोगुण लागलेलेच आहेत रजोगुण म्हणतो इकडे ये तुला तमोगुणाकडे उडवतो तमोगुण म्हणतो माझ्याकडे ये की रजोगुणाकडे फेकतो असे हे रजोगुण व तमोगुण परस्पर सहाय्यक होऊन माणसाचा नाश करतात फुटबॉलचा जन्म लाथा खाण्यासाठी तद्वत रजोगुणाच्या व तमोगुणाच्या लाथा खाण्यातच माणसाचा जन्म जातो रजोगुणाचे प्रधान लक्षण म्हणजे नाना प्रकारची कार्ये करण्याचा हव्यास अचाट कर्माची अपार आसक्ती रजोगुणामुळे अपरंपार कर्मसंग जडतो लोभात्मक कर्मासक्ती उत्पन्न होते मग वासनाविकारांचा वेग आवरत नाही इकडचा डोंगर तिकडे रचावा व तिकडचा खळगा भरून काढावा असे वाटते समुद्रात माती ओतून समुद्र बुजवावा आणि सहारा वाळवंटात पाणी सोडून तेथे समुद्र करावा असे वाटते इकडे सुवेजचा कालवा खणू तिकडे पनामा बनवू अशी ही उठाठेवीची ठेवीची हौस असते हे मोडू ते जोडू लहान मुलगा चिंधी घेतो ती फाडतो तिचे दुसरे काही करतो तसेच हे ते ते हे त्यात मिसळ ते बुडव हे उडव असे हे रजोगुणाचे अनंत खीळ असतात पक्षी आकाशात उडतो आपणासही उडता आले पाहिजे मासा पाण्यात राहतो आपणासही पाणबुडी काढून तसे केले पाहिजे अशा प्रकारे नरदेहात येऊन पक्षांची माशांची बरोबरी करण्यात त्याला कृतार्थता वाटते परकाया प्रवेशाचे दुसऱ्या देहांची कौतुके अनुभवायचे हे डोहाळे त्याला नरदेहात सुचत असतात कोणाला वाटते मंगळावर उडावे व तेथील वस्ती पाहावी चित्त सारखे भ्रमण करीत असते नाना वासनांचे जसे काही भूत शिरते अंगात जे जिथे आहे ते तेथे पाहावतच नाही घडामोड पाहिजे मी एवढा मनुष्य प्राणी जिवंत असताना ही सृष्टी तशीच कशी राहणार असे त्याला वाटते जसा एखादा पहिलवान असतो त्याच्या अंगात खुमखुमी असते आणि ती जिरवण्यासाठी तो भिंतीलाच तडाखे देतो झाडालाच धक्के देतो तशी रजोगुणाची उसळी असते ही उसळी आली म्हणजे पृथ्वीला खणून तो काही दगड बाहेर काढतो आणि त्यांना हिरे माणके अशी नावे देतो या उसळीसरशी तो समुद्रात बुडी घेतो तळचा कचरा वर आणतो आणि त्याला मोती हे नाव देतो परंतु त्या मोत्याला नसते भोक मग त्या मोत्यांना भोके पाडतात परंतु ती मोती कोठे घालावयाची मग नाका कानांसही सोनाराकडून भोके पाडून घेतात असे हे सारे प्रकार माणूस का करतो हा सारा रजोगुणाचा प्रभाव आहे रजोगुणाचा दुसरा परिणाम म्हणजे माणसात स्थिरता राहत नाही रजोगुणाला फळ तात्काळ हवे असते म्हणून जरा अडथळा येताच मनुष्य घेतलेला मार्ग सोडतो रजोगुणी मनुष्य हे सोड ते धर अशी सारखी धरसोड करतो रोज नवीन निवडा निवड याचा परिणाम शेवटी हाती काहीच पडत नाही राजसम चलम ध्रुवम रजोगुणाची कृतीच चल व अनिश्चित आहे लहान मुले गहू पेरतात व लगेच उपटून पाहतात रजोगुणी मनुष्याचे असेच असते भराभर सारे पदरात पडले पाहिजे तो अधीर होतो त्याला संयम राहत नाही एके ठिकाणी पाय रोवणे त्याला माहीतच नाही येथे थोडे काम केले जरा तेथे बोलबाला झाला की चालला दुसरीकडे आज मद्रासला मानपत्र उद्या कलकत्त्याला परवा मुंबई नागपूरला जेवढ्या म्युनिसिपाल्ट्या असतील तेवढी मानपत्रे मिळावी अशी त्याला हाव सुटते मान ही एकच वस्तू त्याला दिसते एके ठिकाणी स्थिरपणे काम करण्याची त्याला सवयच नसते त्यामुळे रजोगुणी माणसाची फार भयानक स्थिती होते रजोगुणामुळे मनुष्य नाना धंद्यात लुडबुड करतो त्याला स्वधर्म राहत नाही वास्तविक स्वधर्माचरण म्हणजे इतर नाना त्याग करणे गीतेतील कर्मयोग हा रजोगुणावर तोडगा आहे रजोगुणात सारे चंचल पर्वताच्या माथ्यावर पडणारे पाणी जर नाना दिशांनी वाहत गेले तर ते कोठेच राहत नाही सारे नाहीसे होते परंतु तेच सारे पाणी जर एका दिशेने वाहत जाईल तर त्या पाण्याची पुढे नदी होईल तिच्यात शक्ती उत्पन्न होईल तिचा देशाला उपयोग होईल त्याप्रमाणेच मनुष्य जर आपली सारी शक्ती नाना प्रकारच्या उद्योगात न दवडता ती एकत्र करून एकाच कार्यात सुव्यवस्थितपणे ओतील तरच त्याच्या हातून काही कार्य होईल म्हणून स्वधर्मास महत्व आहे स्वधर्माचे सतत चिंतन करून त्यातच सर्व शक्ती वेचली पाहिजे अन्य वस्तूकडे लक्षच जाता कामाने हीच स्वधर्माची कसोटी आहे कर्मयोग म्हणजे अति किंवा अचाट कर्म नव्हे केवळ पुष्कळ कर्म करणे म्हणजे कर्मयोग नव्हे गीतेचा कर्मयोग निराळी वस्तू आहे फळाकडे लक्ष न ठेवता केवळ प्राप्त अपरिहार्य असा स्वधर्म आचरणे आणि तद्वारा चित्त शुद्धी करीत राहणे हा कर्मयोगाचा विशेष आहे नाहीतर कर्म करणे सृष्टीत सारखे चाललेच आहे कर्मयुग म्हणजे विशिष्ट मनोवृत्तीने सारे करणे शेतात धान्य पिरणे व मुठभर घेऊन कुठेतरी फेकणे या दोन्ही गोष्टी फार निराळे आहेत या दोहींमध्ये महदंतर आहे धान्य पेरले तर केवढे फळ मिळते आणि फेकले तर कसे नुकसान होते हे आपण पाहतोच गीता जे कर्म सांगते ते पेरणीप्रमाणे आहे अशा स्वधर्म रूप कर्तव्यात फार शक्ती असते तेथे सर्व परिश्रम अपुरे पडतात त्यामुळे धावपळीस अवसरच राहत नाही खंड एकोणऐंशी स्वधर्म कसा ठरवा हा स्वधर्म ठरवायचा कसा असा जर कोणी प्रश्न करील तर तो स्वाभाविक असतो हेच त्याला उत्तर स्वधर्म सहज असतो तो शोधण्याची कल्पनाच चमत्कारिक वाटते मनुष्य जन्मला त्याचवेळी त्याचा स्वधर्मही जन्मला मुलाला जशी आई शोधावी लागत नाही त्याचप्रमाणे स्वधर्म शोधावा लागत नाही तो अगाऊच मिळालेला आहे आपल्या पूर्वी दुनिया होती आपल्यानंतर राहील आपल्यामागे मोठा प्रवाह होता व पुढेही तो आहे अशा प्रवाहात आपण जन्मतो ज्या आईबापांच्या पोटी जन्मलो त्यांची सेवा ज्या शेजाऱ्यांमध्ये जन्मतो त्यांची सेवा या गोष्टी निसर्गतःच मला मिळाल्या शिवाय माझ्या वृत्ती तर माझ्या अनुभवाच्याच आहेत ना मला भूक लागते तहान लागते तर भूके ला जेवू घालणे तहान ले ले ले पाणी पाजणे हा धर्म मला ओघानेच लाभला अशा प्रकारचा हा सेवारूप दयारूप स्वधर्म आपणास शोधावा लागत नाही जेथे स्वधर्माचा शोध चालला आहे तेथे काहीतरी परधर्म किंवा अधर्म चालला आहे असे निश्चित समजावे सेवकाला सेवा धुंडाळावी लागत नाही ती आपण होऊन त्याच्याकडे येते परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अनायासे लाभलेले नेहमी धर्मच असते असे नाही एखाद्या शेतकऱ्याने जर मला रात्री म्हटले चल ते पलीकडचे कुंपण आपण चार पाच हात पुढे सारू माझे शेत वाढेल बिनभोभाट काम होईल ते काम जरी शेजारी मला सांगत आहे ते ओघाने आलेसे दिसले तरी ते असत्य असल्यामुळे माझे कर्तव्य ठरत नाही चातुर्वर्ण्याची व्यवस्था मला गोड वाटते याचे कारण हेच की तीच स्वाभाविकता आहे धर्म आहे हा स्वधर्म टाळून चालणार नाही जे आईबाप मला लाभले तेच माझे आईबाप ते मला पसंद नाहीत असे म्हणून कसे चालेल आई बापांचा धंदा स्वभावतच मुलाला प्राप्त होत असतो जो धंदा पूर्वापार चालत आला तो जर नीतीविरुद्ध नसेल तर तो करणे तोच उद्योग पुढे चालविणे हा चातुर्वर्ण्यातील एक मोठा विशेष आहे चातुर्वर्णे आज बिघडले आहे त्यांची अंमलबजावणी करणे कठीण झाले आहे परंतु त्याची घडी जर नीट बसविता आली तर फार सुंदर होणार आहे नाहीतर हल्ली पहिली पंचवीस तीस वर्षे नवीन धंदा शिकण्यातच जातात धंदा शिकल्यावर मग सेवेची कर्माची क्षेत्रे मनुष्य धुंडाळतो अशा प्रकारे पहिली 25 वर्षे शिकतच असतो या शिकण्याचा जीवनाशी संबंधच नाही तो म्हणे पुढच्या जगण्याची तयारी करीत आहे म्हणजे शिकताना जगत नसतोच एकूण जगायचे नंतर आधी म्हणे सारे शिकावयाचे व मागाहून जगावयाचे जगणे व शिकणे या वस्तू जशा अलगच केल्या गेल्या आहेत परंतु जेथे जगण्याचा संबंध नाही ते मरणेच म्हणावयाचे हिंदुस्थानातील सरासरी आयुर्मर्यादा 23 वर्षे आणि पंचवीस वर्षापर्यंत हा तयारीच करीत असतो अशा प्रकारे प्रथम नवीन धंदा शिकण्यात दिवस जातात मग कोठे तो धंदा करावयाचा यामुळे उमेदीची व महत्वाची वर्षे फुकट जातात जो उत्साह जी उमेद जनसेवेत खर्च करून देहाचे सार्थक करावयाचे ती अशी फुकट जातात जीवन म्हणजे खेळ नाही परंतु जीवनाचा धंदा हुडकण्यातच पहिले मोलाचे आयुष्य निघून जाते ही दुःखाची गोष्ट आहे हिंदू धर्माने एवढ्याचसाठी वर्णधर्माची युक्ती काढली पण चातुर्वर्ण्याची कल्पना जरी बाजूस ठेवली तरीही सर्व राष्ट्रात सर्वत्र जेथे चातुर्वर्ण्य नाही तेथेही स्वधर्म सर्वांना प्राप्त झाला आहे आपण सारे एका प्रवाहात काही एका परिस्थितीसह जन्मलो असल्यामुळे स्वधर्माचरणरूप कर्तव्य आपोआपच प्राप्त झालेले असते म्हणून दूरची कर्तव्य ती कर्तव्य म्हणणे गौणच कितीही चांगली दिसली तरी ती घेता कामा नयेत पुष्कळ वेळा दूरचे चांगले दिसते मनुष्य दूरच्यावर भुलतो मनुष्य उभा असतो तेथेही दाट धुके असते परंतु ते जवळचे त्याला दिसत नाही व तो दूर बोट करून म्हणतो तेथे धुकेदाट आहे तिकडचा मनुष्य ह्याच्याकडे बोट करून म्हणतो तिकडे धुके दाट आहे धुके तर सर्वत्रच आहे परंतु जवळचे दिसत नाही मनुष्यास दूरचे आकर्षण वाटत असते जवळचे कोपऱ्यात बसते व लांबचे स्वप्नात दिसते परंतु हा मोह आहे हा टाळलाच पाहिजे प्राप्त स्वधर्म साधा असला कमी वाटला निरस भासला तरी जो मला प्राप्त तोच भला तोच सुंदर समुद्रात बुडणाऱ्या तो जरी पॉलिश केलेला गुळगुळीत सुंदर नसला तरी तोच तारील सुताराच्या कारखान्यात पुष्कळ रेखी व नक्षीचे ठोकळे असतील परंतु ते राहिले कारखान्यात व येथे समुद्रात बुडतो आहे ह्याला तो ओणकाच जसा तारक तोच त्याने धरला पाहिजे त्याप्रमाणेच जी सेवा मला प्राप्त झाली ती जरी गौण वाटली तरी तीच मला उपयोगी तिच्यातच मग्न होऊन राहणे मला शोभते त्यातच माझा उद्धार आहे दुसरी सेवा शोधाला जाईन तर तीही जायची व पहिलीही जायची अशामुळे सेवावृत्तीलाच मी आचवतो म्हणून स्वधर्मरूप कर्तव्यात मग्न राहिले पाहिजे स्वधर्मात मग्न झाले म्हणजे रजोगुण फिका पडतो कारण चित्त एकाग्र होते स्वधर्मा व्यतिरिक्त ते कोठेही जात नाही त्यामुळे चंचल रजोगुणाचा सारा जोरच जिरून जातो नदी शांत व खोल असली म्हणजे कितीही पाणी आले तरी ती ते आपल्या पोटात जिरवून घेते स्वधर्माची नदी मनुष्याचे सारे बळ सारा वेग सारी शक्ती जिरवू शकते स्वधर्मात जितकी शक्ती वेचाल तितकी थोडीच आहे स्वधर्मात शक्ती सर्वस्व होता म्हणजे रजोगुणाची धावपळ करण्याची वृत्ती नाहीशी होई चंचलत्वाची नांगीच मोडल्यासारखी होईल अशा तरेने रजोगुण जिंकावयाचा खंडयांशी सत्वगुण आणि त्यावर उपाय आता उरला सत्वगुण याच्याशी फार जपून वागले पाहिजे याच्यापासून आत्म्याला अलग कसे करावयाचे सूक्ष्म विचाराची ही गोष्ट आहे सत्वगुणाचा अजिबात निकाल नाही लावावयाचा रज तमांचा संपूर्ण उच्छेदच करावा लागतो परंतु सत्व गुणाची भूमिका जरा निराळी आहे पुष्कळ समुदाय जमला आहे आणि त्याला काढून लावायचे आहे तर कमरेच्या वर गोळ्या न झाडता खाली पायांवर गोळ्या झाडा असा शिपायांना हुकूम देतात यामुळे मनुष्य मरत नाही परंतु घायाळ होतो त्याप्रमाणे सत्वगुणाला घायाळ करावयाचे ठार मारायचे नाही रजोगुण व तमोगुण गेल्यावर शुद्ध सत्वगुण राहतो शरीर आहे तोपर्यंत ते कोठल्या तरी भूमिकेवर राहणे प्राप्त आहे रजतम गेल्यावर जो सत्वगुण राहणार त्याच्यापासून अलग व्हावयाचे म्हणजे काय सत्वगुणाचा अभिमान जडतो तो अभिमान शुद्ध स्वरूपापासून आत्म्याला खाली पाडतो एखाद्या कंदिलातली ज्योतीची प्रभा स्वच्छपणे बाहेर पडावी म्हणून आतील काजळी पुसून टाकावी लागते काजळी तर पुसून टाकली परंतु काचेवर धूळ बसली आहे तर तीही पुसून टाकावी लागते त्याप्रमाणे आत्म्याचा प्रभेभोवती जी तमोगुणाची काजळी असते ती झडझडून दूर केलीच पाहिजे नंतर रजोगुणाची धूळही साफ केली पाहिजे तमोगुण धुतला रजोगुण साफ केला आता शुद्ध सत्वगुणाची काच राहिली हा सत्वगुणही दूर करावयाचा म्हणजे का काच फोडावयाची नाही काज फोडल्याने दिव्याचे कार्य होणारच नाही ज्योतीचा प्रकाश फाकण्यासाठी कास तर पाहिजेच ही शुद्ध चकचकीत काज फोडून न टाकता डोळे तिच्यामुळे दिपून जाऊ नयेत म्हणून लहानसा कागदाचा तुकडा आड धरावायचा डोळे दिपू द्यायचे नाही सत्वगुण जिंकणे म्हणजे त्याबद्दलचा अभिमान त्याबद्दलची आसक्ती दूर करणे सत्वगुणापासून काम तर करून घ्यावयाचे परंतु जपून युक्तीने घ्यावयाचे सत्वगुणाला निरहंकारी करावयाचे हा सत्वगुणाचा अहंकार कसा जिंकावयाचा याला एक उपाय आहे सत्वगुण आपल्या ठिकाणी स्थिर करावयाचा सत्वगुणाचा अभिमान सातत्याने जातो सत्वगुणाची कर्मे सतत करून तो स्वभावच करावयाचा सत्वगुण कोणी घटकाभर आलेला पाहुणा असा न होता तो घरचा करून टाकावयाचा जी क्रिया कधी मधी आपल्या हातून होते तिचा अपणास अभिमान वाटतो आपण रोज झोपतो हे दुसऱ्यास सांगत बसत नाही परंतु एखाद्या आजार्याला 15 दिवसात झोप आली नाही व मग जर थोडी आली तर तो सर्वांना सांगतो काल थोडी झोप लागली बुवा त्याला ती गोष्ट महत्वाची वाटते किंवा याहून चांगले उदाहरण घ्यायचे तर श्वासोच्छवासाचे घेता येईल चोवीस तास सारखा श्वास चालला आहे परंतु आपण ते येणाऱ्या जाणाऱ्याला सांगत नाही मी श्वास घेणारा श्वास सोडणारा थोर प्राणी अशी प्रौढी कोणी सांगत नाही हरिद्वारला गंगेत सोडलेली काडी पर्यंत पंधराशे मैल वाहत गेली तर त्याची ऐट ती काडी मारणार नाही ती सहज प्रवाहाबरोबर वाहत आली परंतु कोणी भरपुरात प्रवाहाविरुद्ध जर दहा हात पोहून गेला तर तो केवढी ऐट मारील सारांश जी स्वाभाविक वस्तू आहे तिचा अहंकार वाटत नाही एखादे चांगले कृत्य हातून झाले तर अभिमान वाटतो का कारण ती गोष्ट सहज झालेली नाही म्हणून बाळाच्या हातून एखादी चांगली गोष्ट झाली तर आई त्याच्या पाठीवरून हात फिरविते नाहीतर त्याच्या पाठीची आणि आईच्या काठीचीच सदा गाठ असावा रात्रीच्या गाड एखादाच काजवा असावा मग त्याची आईट काय विचारता तो सारी एकदम दाखवीत नाही मध्येच लुकलुकतो मग थांबतो पुन्हा लुकलुकतो प्रकाशाची उघडझाप तो, प्रकाश तो करीत असतो त्याचा प्रकाश सतत राहील तर त्यात ऐट राहणार नाही सातत्यात विशेष वाटेनासे होते त्याप्रमाणे सत्वगुण आपल्या क्रियांतून जर सतत प्रगट होऊ लागला तर पुढे तो आपला स्वभावच होईल सिंहाला शौर्याचा अभिमान नसतो त्याला त्याची जाणीवही नसते त्याप्रमाणे सात्विक वृत्ती इतकी सहज होऊ दे की आपण सात्विक आहोत याची स्मृतीही होणार नाही प्रकाश देणे ही सूर्याची नैसर्गिक क्रिया तिच्याबद्दल त्याला अभिमान नसतो सूर्याला जर त्याबद्दल मानपत्र द्यावयास गेला तर तो म्हणेल मी विशेष ते काय करतो मी प्रकाश देतो म्हणजे काय करतो प्रकाश देणे म्हणजेच माझे जगणे प्रकाश न देईन तर मी मरेन मला दुसरे माहीतच नाही हे जसे त्या सूर्याचे तसे सात्विक मनुष्याचे झाले पाहिजे सर्व रोम रोमात ग्यावयाचा. घ्यावयाचा सत्वगुणाचा असा स्वभावच बनला म्हणजे वक्त्याचा त्याचा अहंकार वाटणार नाही सत्वगुण फिका पडण्याची सत्वगुण जिंकण्याची ही एक युक्ती झाली आता दुसरी युक्ती म्हणजे सत्वगुणाची आसक्ती सुद्धा सोडावयाची अहंकार व आसक्ती या दोन निरनिराळ्या वस्तू आहेत हा जरा सूक्ष्म विचार आहे दृष्टांताने लवकर समजे सत्वगुणाचा अहंकार गेला तरी आसक्ती राहते श्वासोच्छवासाचे उदाहरण घेऊ त्याचा अभिमान नाही वाटत परंतु तेथे फार मोठी आसक्ती असते पाच मिनिटे श्वासोच्छवास करू नका म्हटले तर होत नाही नाकाला त्याचा अभिमान नसेल वाटत परंतु हवा सारखी ते घेत असते सॉक्रेटिसाची गंमत आहे ना सॉक्रेटिसाचे नाक होते फेंद्रे लोक त्याला हसत परंतु विनोदी सॉक्रेटीस म्हणे माझेच नाक सुंदर आहे मोठ्या नागपुड्यांचे नाक, नाक। भरपूर हवा आत ओढून घेते म्हणून तेच सुंदर तात्पर्य नाकाला श्वासोच्छवासाचा अहंकार नाही परंतु आसक्ती आहे सत्वगुणाचीही अशीच आसक्ती वाटते उदाहरणार्थ भूतदया हा गुण अत्यंत उपयुक्त आहे परंतु त्याच्याही आसक्तीपासून दूर होता आले पाहिजे भूतदया हवी परंतु आसक्ती नको संत सत्वगुणामुळे इतरांना मार्गदर्शक होतात त्यांचा देह भूतदयेमुळे सार्वजनिक झालेला असतो माशा ज्याप्रमाणे गुळाला झाकळून टाकतात त्याप्रमाणे सारी दुनिया संतांवर प्रेमाचे पांघरूण घालते संतांच्या ठाई प्रेमाचा इतका प्रकर्ष होतो की अवघे विश्व त्यांच्यावर प्रेम करते संत आपल्या देहाची आसक्ती सोडतात परंतु सर्व जगाची आसक्ती त्यांच्या ठिकाणी जडते सर्व जग त्यांच्या देहाला सांभाळू लागते परंतु हीही आसक्ती संतांनी दूर केली पाहिजे हे जे जगाचे प्रेम हे जे थोर फळ त्यापासून आत्मा अलग केला पाहिजे मी कोणी विशेष असे कधी वाटत कामा नाही अशा प्रकारे सत्वगुण अंगी पचवून टाकावा प्रथम अहंकार जिंकावा मग आसक्ती जिंकावी सातत्याने अहंकार जिंकता येईल फलासक्ती सोडून सत्वगुणामुळे मिळणारे फळही ईश्वरार्पण करून आसक्ती जिंकावयाची जीवनात सत्वगुण स्थिर केल्यावर कधी सिद्धीच्या रूपाने तर कधी कीर्तीच्या रूपाने फळ पुढे उभे राहते परंतु ते फळंही तुच्छलेखा आंब्याचे झाड एकही फळ स्वतः खात नाही ते फळ कितीही मोहक असो रसाळ असो ते फळ खाण्यापेक्षा न खाणेस त्याला मधुर तर असते उपभोगापेक्षा त्याग गोड आहे धर्मराजाने जीवनातील सर्व पुण्याईचे मिळणारे ते थोर स्वर्गसुखाचे फळही शेवटी लाथाडले जीवनातील सर्व त्यागावर तो त्याने कळस चढविला ती मधुर फळे चाखण्याचा त्याला हक्क होता परंतु तो ती चाकता तर संपती क्षीणे पुण्ये येते हे चक्र पुन्हा त्याच्या पाठीस लागते धर्मराजाचा केवढा हा त्याग तो सदैव माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो अशा रीतीने सत्वगुणाचे सतत आचरण करून त्याचा अहंकार जिंकून घ्यावा तटस्थ राहून सर्व फळे ईश्वराला अर्पून त्याची आसक्ती जिंकून घ्यावी म्हणजे सत्वगुण जिंकला असे होईल खंड एक्क्याऐंशी शेवटची गोष्ट आत्मज्ञान आणि भक्तीचा आश्रय आता शेवटची गोष्ट सांगावयाची तुम्ही जरी सत्वगुणी बनलात अहंकार जिंकलात फलासक्तीही सोडली तरी जोपर्यंत हा देह चिकटलेला आहे तोपर्यंत मधून मधून हे रजतमांचे हल्ले येतच राहतील हे गुण जिंकले असे घटकाभर वाटेल तरी ते परत जोर करून येतील म्हणून सतत जागृत राहिले पाहिजे समुद्राचे पाणी जोराने आत शिरून ज्याप्रमाणे आखाते निर्माण होतात त्याप्रमाणे रजतमांचे जोरदार प्रवाह मनोभूमीत शिरून आखाते निर्माण करतात म्हणून जराही छिद्र ठेवू नका कडेकोट पहारा ठेवा आणि कितीही दक्षता बाळगली तरी जोपर्यंत आत्मज्ञान नाही आत्मदर्शन नाही तोपर्यंत धोकाच आहे म्हणून काहीही करा पण ते आत्मज्ञान प्राप्त करून घ्या केवळ जागृतीच्या कसरतीने हे होणार नाही मग कशाने होईल अभ्यासाने होईल नाही एकच उपाय आहे तो म्हणजे भगवंताची अत्यंत जिव्हाळ्याने कळकळीने भक्ती करणे रजस्तमो जिंकाल सत्व गुणाला स्थिर करून त्याची फला सक्तीही जिंकून घ्याल परंतु तेवढ्यानेही भागणार नाही जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत निभावणार नाही शेवटी त्या परमेश्वराची कृपा पाहिजे त्याच्या कृपेस जिव्हाळ्याच्या भक्तीने पात्र झाले पाहिजे याशिवाय दुसरा उपाय मला दिसत नाही या अध्यायाचे शेवटी अर्जुनाने हा प्रश्न विचारला व भगवंतानी उत्तर दिले अत्यंत एकाग्र एकाग्रमनाने निष्कामपणे माझी भक्ती कर माझी सेवा कर जो अशी सेवा करतो तो या मायेच्या पलीकडे जाऊ शकतो एरवी ही गहन माया तरता येणार नाही हा भक्तीचा सोपा उपाय आहे हा एकच मार्ग आहे रविवार 22 मे एकोणीसशे